وَلَقَدْ جَاءَهُمْ مِنَ الْأَنْبَاءِ مَا فِيهِ مُزْدَجَرُ حِكْمَةٌ بَالِغَةٌ فَمَا تُغْنِي الْهُدُورُ سَتَوَلَّى عَنْهُمْ يَوْمَ يَدْعُو الدَّاعِي إِلَى شَيْءٍ نُكُرٍ خُشَّ عَنِ أَبْصَارِهِمْ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ كَأَنَّهُمْ جَرَادٌ مُنْثَرٌ इला या लोकांसमोर पूर्वीच्या राष्ट्रांचे ते अहवाल आलेले आहेत ज्यात शिरदुरी पासून दूर ठेवण्यासाठी विपुल बोध सामुग्री आहे आणि अशी बुद्धिमत्ता जी उपदेशाचा उद्देश पराकोटीनं पूर्ण करते पण धमकावण्या यांच्यावर परिणामकारक ठरत नाहीत म्हणून ही पैगंबर सल्ल अलासलम यांच्याकडून विमुख व्हा ज्या दिवशी पुकारणारा एका अत्यंत अप्रिय गोष्टीकडे पुकारेल लोक भयविक दृष्टीनं आपल्या कबरीतून अशा प्रकारे निघतील जणू काय विखुरलेले टोळ आहेत पुकारणाऱ्याकडे धावत सुटले असतील आणि तेच इन्कार करणारे जे जगात याचा इन्कार करत होते त्यावेळी म्हणतील की हा दिवस तर फार कठीण आहे ज्यांच्यापासून नू अने सामच्या राष्ट्राने खोटा ठरवलं आहे त्यांनी आमच्या दासला खोट ठरवलं आणि सांगितलं की हा वेडा आहे आणि तो भयंकर रीतीनं झिडकारला गेला सरती शेवटी त्यांना आपल्या रफचा धावा केला की मी जेरीस आलो आहे आता तू यांच्यावर सूड गव तेव्हा आम्ही मुसळधार पावसानं आकाशाची दारं उघडली وحملناه على ذات ألواح ودسر تجريب أعيننا جزاء لمن كان كفر ولقد تركناها آية فهل من مدكر تكيف كان عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر أني جميل الله بهادون تلاستروتات بريد كيلة आणि हे सर्व पाणी ते कार्य पूर्ण करण्यास मिळालं जे निश्चित झालं होतं आणि नू अल इस्लामला आम्ही एका फळ्या आणि खेळी धारीवर स्वार केलं जे आमच्या देखरेखीत वाहत होती हा होता बदला त्या माणसा खातर ज्याचा अनादर केला गेला होता त्या नावेला आम्ही एक निशाणी बनवून ठेवलं मग आहे का कोणी उपदेश घेणारा पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या आम्ही या कुरानला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे मग आहे काय कोणी उपदेश घेणारा सादू सक ना खोट ठरवलं तर पाहून जा कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या आम्ही एका निरंतर अशुभ भयंकर वादळी वारा त्यांच्यावर पाठवला जो लोकांना उचलून उचलून अशा प्रकारे फेकत होता जणू काय ती मुळापासून उपटलेली खजुरीची खोडा असावीत तर पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या आम्ही या कुरानला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे मग आहे काय कोणी उपदेश घेणारा उलंदुखुन सयाल मू नशील समुदने तंबींना खोटं ठरवलं आणि म्हणू लागले एकटाच एक, एक मनुष्य जो आमच्यापैकीच आहे काय आम्ही आता त्याच्या पाठीमागे चालाव याचं अनुसरण आम्ही जर कबूल केलं तर याचा अर्थ असा होईल की आम्ही बहकलो आहोत आणि आमची अक्कल मारली गेली आहे काय आमच्या दरम्यान बस हाच एक मनुष्य होता ज्याच्यावर ईश्वरी स्मरण उतरवलं गेलं नव्हे तर हा पराकोटीचा लबाड आणि दुराभिमानी आहे आम्ही आपल्या पैगंबरला सांगितलं उदयास यांना कळेल की कोण पराकोटीचा लबाड आणि दुराभिमानी आहे نا مرسل الناقه فتنه لهم فرتقبهم مستبر ونبئهم ان الماء قسمه بينهم كل شرب محتضر فنادوا صاحبهم فتعاطى ساقر فكيف كان عذابي ونور आम्ही उंटीला ज्यांच्यासाठी उपद्रव बनून पाठवत आहोत आता जरा धिरान पहा त्यांचा शेवट काय होतो यांना बजावून सांगा कि पाणी उंटिणीच्या दरम्यान वाटलं जाईल आणि प्रत्येक आपल्या पायीच्या दिवशी पाण्यावर येईल सर्वांनी आपल्या माणसाला हाक दिली आणि त्यानं या कामाचा विडा उचलला हो आणि उंटिणीला ठार केलं मग पहा कि कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या आम्ही त्यांच्यावर एकच विस्फोट सोडला आणि ते कुंपणवाल्यांच्या तुडवलेल्या कुंपणाप्रमाणे भुसा बनवून राहिले आम्ही या कुरांना उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे आता आहे कोणी उपदेश स्वीकारणारा इन्ना इल्ला आल बिसहर। मिन शकर। लूत अली इस्लामच्या राष्ट्रानं तंबींना खोटं ठरवलं आणि आम्ही दगडफेक करणारा वारा त्यांच्यावर पाठवला केवळ लूत अली इस्लामच्या घरचे लोक त्यापासून सुरक्षित राहिले त्यांना आम्ही आपल्या मेहरबानीनं रात्रीच्या शेवटच्या प्रहरी वाचून बाहेर काढलं اثم وبدل देत असतो आम्ही त्या माणसाला जो कृतज्ञता दर्शवत असतो ولقد انذرهم بطشتنا فتمردوا ونذر ولقد راودوه عن ضيفه فطمسنا اعينهم فذوقوا عذابي ونذر ولقد صدعهم بكره عذاب مستقر आपल्या राष्ट्राला आमच्या पकडी पासून खबरदार केलं परंतु ते साऱ्या तंबींना संशयास्पद समजून बोलण्यात उडवत राहिले मग त्यांनी त्याला आपल्या पाहुण्याच्या संरक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला सर्दी शेवटी आम्ही त्यांचे डोळे मिटवले कि घ्या आता माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबींचा आस्वाद सकाळी सकाळीच एका अटळ प्रकोपाने त्यांना गाठलं घ्या आस्वाद आता माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबींचा आम्ही या कुरांना उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे तर आहे कोणी उपदेश स्वीकारणारा आणि फिरून लोकांपासून सुद्धा तंबी आलेल्या होत्या परंतु त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटं ठरवलं सरटी आम्ही त्यांना पकडलं ज्याप्रमाणे एखादा जबरदस्त सामर्थ्यवान पकडित असतो काय तुमचे काफीर काही त्या लोकांपेक्षा बेहतर आहेत अथवा दिव्य ग्रंथात तुमच्यासाठी काही क्षमा लिहिलेली आहे अथवा या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक मजबूत जथ्था आहोत स्वतःचं रक्षण करून घेऊ लवकरच हा जथ्था पराभूत होईल आणि हे सर्व पाठ दाखवून पळताना दिसतील किंबुना यांना निपटण्यासाठी ब्लू वैद्याची वेळ तर कायमत आहे आणि ती मोठी आपत्ती आणि अधिक कटू घटका आहे हे, हे गुन्हेगार लोक वास्तविकत गैरसमजुतीत गुरफटलेले आहेत आणि यांची अक्कल नष्ट झालेली आहे ज्या दिवशी हे तोंडघशी फरपटले जातील त्या यांना सांगितलं जाईल की आता चाखा जहन्नामच्या ज्वालांची गोडी شيء ان خلقناه بقدر وما امرنا الا واحده كلمح في البصر ولقد اهلكنا اشياعكم فهل من مذكر وكل شيء فعلوه في النبر وكل صغير وكبير مستط नोंद प्रत्येक लहानी गि अविज्ञेपासून अलिप्त राहणारे खचितच उद्यानात आणि कालव्यांमध्ये असतील खऱ्या प्रतिष्ठेची जागा महान सत्ताधिकारी बादशाह च्या समीपल्हाच्या नावाने जोसीम मेहरबान दयावान आहे अत्यंत मेहरबान ईश्वरानं कुरानचं शिक्षण दिलं आहे त्यानेच मानवाला निर्माण केलं आणि त्याला बोलणं शिकवलं अशन सुर सूर्य आणि चंद्र एका हिशेबाने बांधलेले आहेत आणि तारे आणि वृक्ष सर्व नतमस्तक आहेत आकाशाला त्यानं उंच केलं आणि तुळ प्रस्थापित केली याची निकड अशी आहे की तुम्ही तुळेत विघ्न आणू नये न्यायपूर्ण रीतीनं ठीक ठिक तोला आणि तराजूत दांडी मारू नका पृथ्वीला त्याने संपूर्ण प्राणी मात्रासाठी बनवलं त्यात हरतऱ्हेपुल चौदार फळं आहेत खजुरीचे वृक्ष आहेत ज्यांची फळं वैष्ठनाथ गुंडाळलेली आहेत तरची धान्य आहेत ज्यात भुसाई असतो आणि जाणे सुद्धा तरी जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या देणग्यांचा इन्कार कराल हल्ली योग्य पुन्हा चुक मानवला त्यानं ठिकरी सारख्या कोरड्या कुचक्या कार्यापासून बनवलं आणि जिनला अग्निच्या ज्वाला पासून निर्माण केला मग हे जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रबच्या कोण कोणत्या सामर्थ्य आश्चर्या खोट ठरवाल दोन्ही पूर्व आणि दोन्ही पश्चिम सर्वांचा स्वामी पालन करतात मग हे जिन्ना आणि मानव तुम्ही आपल्या रबची कोणकोणती सामर्थ्य खोटी ठरवाल दोन समुद्रांना त्यानं सोडलं की ते परस्परात मिळावे तरी पण त्यांच्या दरम्यान एक पडदा आड आहे ज्याचं उल्लंघन ते करत नाहीत मग जिन्ना आणि मानव तुम्ही आपल्या रबच्या सामर्थ्याच्या कोणकोणत्या चमत्कारांना खोट ठरवाल या, या समुद्रांमधून मोती आणि प्रवाळ निघतात तर हे जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रब्ब सामर्थ्याच्या कोणत्या खुबींना कुठं ठरवालि आणि ही जहाजं त्याचीच आहेत जी समुद्रात पर्वतासमान उंच गेलेली आहेत म्हणून हे जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या उपकारांचा इन्कार कराल चुकि प्रत्येक वस्तू जी या पृथ्वीवर आहे नष्ट होणारी आहे आणि तुझ्या रब्ब प्रतापी आणि उधार रूपच तेवढं बाकी राहणार आहे मग हे जिन्न आणि मानं तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या खुबींना खोट ठरवाल पृथ्वी आणि आकाशांमध्ये जे कोणी आहेत सर्वजण आपल्या गरजा त्याच्याकडेच मागत आहेत प्रत्येक क्षणी तो नव्याच वैभवात आहे मग हे जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या अस्तुत्य गुणांना खोटं ठरवाल हे धरणेच्या भारांनो लवकरच आम्ही तुमची विचारणा करण्यासाठी मोकळे होत आहोत मग पाहून घेऊ कि तुम्ही आपल्या रफच्या कोण कोणत्या उपकारांना खोट ठरवता सं फुलू ल चुलून इल बिसुल पण कवी ऐकुमाचू कवी बन हे जिन्न आणि मानव समूहांना जर तुम्ही पृथ्वी आणि आकाशांच्या सरहद्दीतून निघून पळ काढू शकत असाल तर पळून पहा नाही पळू शकत त्याच्याकरता मोठं बळ हवं आहे आपल्या अरबच्या कोण कोणत्या सामर्थ्यांना पळ काढण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर अग्निज्वाला आणि धूर सोडले जातील ज्याचा मुकावला तुम्ही करू शकणार नाही हे जिन्न आणि मानव तुम्ही आपल्या रफच्या कोणकोणत्या सामर्थ्यांचा सा इन्कार कराल मग काय बेटेल त्यावेळी जेव्हा आकाश पाटेल आणि लाल कातड्याप्रमाणे तांबडा होईल हे जिन्न आणि मानव त्यावेळी तुम्ही आपल्या रक्षक कोणकोणत्या सामर्थ्यांना खोट ठरवाल त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिनला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही मग पाहून घेतलं जाईल की तुम्ही दोन्ही समूह आपल्या रक्षक कोणकोणत्या يعرف المجرمون بسيماهم بسيماهم سيؤخذون بالنواصي والأقدام فبأي آلاء ربكما تكذبان गुन्हेगर्दیتے आपले चेहरावरून ओखून घेतले जातील आणि त्यांना कपड्याचे केस आणि पाय धरून धरून फरफटले जाईल त्यावेळी तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटेले खाल जहन्नम मुलची मुगी हल मु चुकल त्यावेळी सांगितलं जाईल हि तीच जहन्नम आहे जिला गुन्हेगार खोटे ठरवत असत त्याच जहन्नम आणि उकळत्या पाण्यादरम्यान ते भ्रमण करत राहतील मग आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटं ठरवाल आणि त्या प्रत्येक इस्मासाठी जो आपल्या रबच्या हुजरात पेश होण्याची भीती बाळगत असावा दोन उद्यानं आहेत आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल रवा चावी चू करीवन हिरव्यागार शाखांनी भरपूर आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल श्री माई नावी कुमाचू करीवन दोन्ही उद्यानात दोन झरे प्रवाहित आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल आला चुक दोन्ही उद्यानात प्रत्येक फळाचे दोन प्रकार आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल अला हा मिन इस्तबरक जन्मती लोक अशा भिचायतींवर लोड लावून बसतील ज्यांचे स्तर दाट रेश्माचे असेल आणि उद्यानाच्या शाखाफळांनी वाकल्या जात असतील आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल या ऐश्वर्या दरम्यान लादळू नजरवाल्या असतील जन्ना या जन्नती लोकांच्या गोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्हाने स्पर्श केलेला नसेल आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोट ठरवाल الْيَاقُوتُ وَالْمَرْجَانُ فَفِي أَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ عَاشا सुंदर जणू हिराणी मोती आपल्या रबच्या कोणकोणत्या नावांना तुम्ही खोटे ठरवाल الْجَزَاءُ الْإِحْسَانِ إِلَّا الْإِحْسَانُ فَفِي أَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ नेकीचा बदला नेकी, नेकी व्यतिरिक्त काय बरं असू शकतो तर हे जिन्न आणि मानव आपल्या रबच्या कोणकोणत्या प्रशंसनीय गुणांचा तुम्ही इन्कार कराल आणि त्या दोन उद्यानांशिवाय दोन उद्यानं आणखी नसतील आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल टोटवीत हिरवी गडद उद्यानं आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवालु की गण तुम्ही उद्यानात दोन तुन झरे कारणच्या प्रमाणे उसळत असलेले आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल सी म साखी अचू अनख्लू खजुरी आणि डाळिंब आपल्या रबच्या इनावांना या ऐश्वर्याच्या दरम्यान सुचरित्र आणि सुखरूप पत्त्या आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल हरी बन तंबू ठेवल्या गेलेल्या अप्सरा आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल तुम्ही सुला जरी आई या जन्मती लोकापूर्वी कधी कोणा मानवानं अथवा जिन्न त्यांना स्पर्श केलेले नसेल आपल्या रफच्या कोणकोणत्या इनावांना तुम्ही खोट ठरवाल हिसान मुच कधी चुकली ते जन्नती लोग हिरवे गाली सुंदर दुर्मी बिछाई टक्के लसतेब खोट अत्यंत वाला है तुझा प्रतापी और उदार रब च न अल्लाच्या नावाने जोसिम मेहरबा आहे कोणी असणार नाही ती उलतानात करणारी आपल पृथ्वी त्यावेळी अकस्मात हादरून टाकली जाईल आणि पर्वत अशा प्रकारे चुरचूर केले जातील कि ते उधळलेली धूळ बनून राहतील लोक त्यावेळी तीन गटात विभागले जाल असा उल मुका उजव्या बाजू तर उजव्या बाजूवाल्यांच्या सौभाग्याबद्दल काय सांगावं आणि डाव्या बाजू आले तर डाव्या बाजूवाल्यांचं दुर्भाग्यतेच कसलं ठिकाण आणि अग्रगामी तर अग्रगामीच आहेत तेच तर निकटवर्ती लोक आहेत ऐश्वर्य संपन्न जन्नती मध्ये राहतील तुल तुम मिनल अवलीनिनिरी पुढच्यांच्यापैकी पुष्कळ असतील आणि मागच्यापैकी थोडे